वाल्मिकांड सर्ग नववा काही काळानंतर सुमाली नावाचा राक्षस रसा सारे साऱ्या मरते लोकभर फिरू लागला तो काळ्या सोहळ्या मेघासारखा शुद्ध सोन्याची कुंडले घातलेला राक्षस राज कबळ सोडून बाहेर पडलेल्या लक्ष्मी सारखी सुंदर कन्या घेऊन पृथ्वी फिरत असता त्याला धनेश्वर पुष्पकात बसून जात असताना दिसला पित्याला करता चाललेल्या त्या वैभव संपन्न देवासमान अग्निप्रमाणे असलेल्या पुलच्छ पुत्राला बघून मर्त्य लवकर होऊन विस्मयपूर्वक त्याने रसातळात प्रवेश केला आणि राक्षसांमध्ये महाबुद्धिमान असणारा तो विचार करू लागला काय केल्याने आमचे हित होईल आमचे वैभव वाढेल कसे तो काळ्या मेघाप्रमाणे असणारा शुद्ध सुवर्णाची कुंडले घातलेला अत्यंत बुद्धिमान राक्षस राजा त्यावेळी हा विचार करून आपली कन्या कैकसी नावाची तिला म्हणाला मुली तुझे यवन जात झाले आहे तुला प्रदान करण्याचा काळ आला आहे तू नाकारशील या भयाने वर तुझे पाणी ग्रहण करायला तयार होत नाही आम्ही सगळे धर्म बुद्धीने तुझ्याकरता खटपट करीत आहोत बाळे तू सर्व गुणांनी संपन्न साक्षात लक्ष्मी सारखी जाईस मान राखू इच्छिणाऱ्या सर्वांना मुलीचा बाप होणे मुली, हे दुःखदायकच असते मुली कोण आपल्या कन्नेला पसंत करते कुळ ही तिन्ही कुळे मुलगी सदा संशयात ठेवून असते म्हण मुली तू प्रजापतीच्या कुळात जन्माला आलेल्या श्रेष्ठ मुनी वजे फुलच्छ विश्रवाच्या मागे लाग आणि स्वतःच मुली त्याच्यासारखेच तुला पुत्र होतील या शंका नाही हा धनेश्वर पहा कसा तेजाने हे ते बोलणे ऐकून मुलीने पित्याचा मान करता जेथे विश्रवा तप करीत होता तिकडे गमन केले आणि तेथे ती राहिली पुढे रामा पुरच्छ पुत्र विश्रवा द्विज तीन अग्नींचे हवन करीत तर स्वतः चौथ्या अग्नीसारखा तेथे उपासना करीत होता पित्याचा मान राखण्याकरता वेळ काळाच्या भयंकरपणाचा विचार न करता ती त्याच्यापुढे होऊन चरणा ती सुंदरी आपल्या अंगठ्याने मधून मधून भूमीवर रेघोट्या ओढीत असता त्या पूर्ण चंद्रासारखे मुख आणि सुंदर पृष्ठभाग असणाऱ्या सुंदरीकडे त्याने पाहिले आणि स्वतःच्या तेजाने झळकणाऱ्या तिला तो परम उदार मनाचा मुनी म्हणाला भद्रे तू कुणाची मुलगी आणि इकडे कुठून आलीस काय तुझे काम आहे तुझ्या मनात काय हेतू आहे तो सुंदरी बोल तो असे बोला तेव्हा ती मुलगी हात जोडून म्हणाली स्वतःच्या प्रभावाने मुने माझ्या मनात काय आहे हे, हे तुम्ही जानू शकता पण ब्रह्मर्षे मी मात्र येथे पित्याच्या आज्ञेवर आहे माझे नाव कैकशी बाकीचे सारे तुम्ही जाणू शकता मग त्या मुनी मुनीने ध्यान केले आणि तो तिला म्हणाला भद्रे तुझ्या मनात आलेले येथे कारण मी जाणले हे मंदगामिनी तुला माझ्याकडून पुत्रांची इच्छा आहे ज्या अर्थी तू अशा भयंकर वेळेला कुशीत जन्म पावतील बंधुजना प्रिय होणारे असेच असते ते क्रूरकर्म राक्षस असते त्याचे ते, ते बोलणे ऐकून वाकून नमस्कार करून ते म्हणाले भगवान आपल्यासारख्या ब्रह्मवादी असे दुराचार्य पुत्र नेहमी इच्छित नाही माझ्यावर आपण कृपा करावी ती मुलगी असे बोलली तेव्हा पूर्ण चंद्रासारखा मुनिश्रेष्ठ विश्रवा रोहिणीसारख्या कैकशीला पुन्हा म्हणाला तुझा शेवटचा जो मुलगा तो सुंदरी माझ्या वंशाला अनुन उपसा धर्मात्मा होईल या संशयाने असे म्हटल्यावर काही काळाने रामा त्या मुलीने एक बिभत्स महाभयंकर राक्षसरूप आपत्य जन्माला घातले तो मुलगा दहा मानांचा मोठ्या सुळ्यांचा अंजनाचा राशी राशीसारखा लाल ओठांचा वीस हातांचा मोठे तोंड असलेला आणि चमकणाऱ्या केसांचा होता तो जन्माला येताच तोंडात आगीचे घास असलेले कोल्ह्या आणि मांसभक्षी पक्षी पक्षी डावीकडून गोर फेऱ्या मारू लागले पर्जन्याने रक्ताचा वर्षाव केला मेघ आवाज काढू लागले सूर्य निष्कष पडला आणि महान उलका भूमीवर पडला पृथ्वी कापू लागली महाभयंकर वारे लागले अक्षभ्य असणारा नदीपती समुद्र क्षुभ झाला पितामहासारख्या तेजस्वी पित्याने त्याचे नामकरण केले हा दहा मानाचा जन्मालादा म्हणून हा दशग्रिव होईल त्याच्यानंतर जन्मालादा महाबलवान कुंभकर्ण त्याच्या शरीराच्या प्रमाण इतके प्रमाण असणारा दुसरा प्राणी या जगात नाही मग वाकड्यातोंडाची शिरपण खा जन्माला धर्मात्मा बिभीषण हा कैकशीचा शेवटचा पुत्र तो महान सत्वशाली जन्माला पुष्प वर्षाव झाला आकाशात देवांच्या दुंदुभी वाजू लागल्या आणि अंतरिक्षात साधू साधू असे त्यावेळी शब्द उमटले ते दोघे दशग्रेव आणि कुंभकर्ण त्या महारण्यात मोठ्या ओझ्यासह वाढू लागले ते दोघे लोकांना उज्वेग उत्पन्न करणार माजरेला कुंभकर्ण धर्मप्रेमी महर्षीना खात खात त्रैलोक्यात सतत असंतुष्ट राहून फिरू लागला विभीषण वैश्रवण देव धनेश्वर पित्याला भेटण्याकरता पुष्पकात बसून तेथे आला तेजाने तळपणाऱ्या त्याला पाहून कैकशी राक्षसी तेथे येऊन दशग्रिवाला म्हणाले पुत्रा तुझ्या या तेजाने झळकणाऱ्या भ्रात्या वैश्रवणाऱ्या वैश्रवणाकडे पहा भ्रातृवाने तुम्ही समा असूनही तू स्वतःची ही अवस्था बरोबर बरे। अतुल पराक्रमी दशग्रीवा आपण देखील वैश्रवणासारखे भावे, असा प्रयत्न पुत्रा तू कर मातेचे बोर्ण ऐकून प्रतापी दशग्रीवाला अतिशय क्रोध आला आणि त्याने प्रतिज्ञा केली की मी सत्य प्रतिज्ञा करून तुला सांगतो की मी ओजाने भावाच्या तोडीचा किंबहुना त्याच्याहून अधिक होईल तू तु तु तुझ्या मनातला त्रास टाकून दे त्याच क्रोधाने पेटून दशक्रिय आपल्या पाडच्या भावना घेऊन दुष्कर् कर्म करण्याची इच्छा करून तप करण्याकरता सज्ज झाला माझे मनोगत मी तपाने प्राप्त करीन असा विचारने आणि निश्चय करून तो आपल्या हेतूच्या सिद्धीकरता शुभ गोकर्णाश्रमाला गोकरना त्या उग्र चरित्र राक्षसाने आपल्या पाडच्या भावांसह तेथे अतुदसे तप केले त्या तपाने पितामह विभूला त्याने संतुष्ट केले आणि त्याने तुष्ट होऊन त्याला जय प्राप्त करून देणारे वर दिले उत्तरकांडाचा नववा सर्ग समाप्त